पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिरिंद गव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथा दहावी एका रानात महाचतुर्क नावाचा एक कोल्हा राहत होता एकदा त्याला अरण्यात मरून पडलेला एक हत्ती आढळला त्याने त्या हत्तीभोती दोन चार गिरट्या घातल्या व हत्तीचे काकडे कुठे फाटले आहे की काय ते पाहिले पण त्याची निराशा झाली त्या बाजूने जात असलेला एक सिंह त्याला दिसला कोल्हा त्याच्या जवळ जाऊन डोके टेकवून हात जोरून विनयाने म्हणाला तुमच्यासाठी मी या हत्ती जवळ पहारा करीत बसलो आहे आपण याचा स्वीकार करावा मेलेला हत्ती पाहून सिंह म्हणाला अरे दुसऱ्याने मारलेले भक्ष मी कधीच खात नाही पशूंचे मांस खाणारे सिंह भुकेलेले असले तरी गवत खात नाहीत त्याचप्रमाणे कुरीन लोक संकटात असले तरी नीतीचे उल्लंघन करीत नाहीत हा हत्ती तुला मी बक्षीस दिला आहे कोल्हा आनंदाने म्हणाला महाराजांची कृपा मोठ्या लोकांचे गुण त्यांच्या आपत्कालीही तसेच असतात शंखाचा शुभ्र वर्ण त्याला भाजून काढला तरी शुभ्रच राहतो सिंह निघून गेल्यावर लगेच एक वाघ तेथे येताना कोल्ह्याला विचार करू लागला एकाला एक नम्रपणे वागून घालविला आता याला कोणत्या उपायाने घालवावा हा शूर तर आहे तेव्हा कपट करून ते याला घालविला पाहिजे ज्या ठिकाणी व उत्तम तेज असलेल्या मोत्याला हातून भूक पाडले की त्याला बंधनात घालता येते असा विचार करून तो मान दाठ करून वाघा गेला आणि बालजीच्या स्वरात म्हणाला मामा तुम्ही इकडे काळाच्या राढ़ेत कुठे आलात हा हत्ती एका सिंहाने मारला आहे आणि मला येथे राखण करायला ठेवून तो नदीवर स्नान करायला गेला आहे जाताना तो मला म्हणाला इथे एखादा वाघ आला तो हळू तुम्हाला येऊन सांग या वनातले सगळे वाघ मला नाही करायचे आहेत पूर्वी एकदा कुणी नाही असे पाहून एका वाघाने मी मारलेला हत्ती उष्टावरा होता त्या दिवसापासून वाघांवर माझा राग आहे वाघ म्हणाला तूच आता माझे प्राण वाचत माझ्याबद्दल सिंहाला काही सांगू नकोस असे म्हणून वाघ तेथून पडून गेला वाघ निघून गेला तो ते आला त्याला कोल्हा याचे तीक्ष्ण आहेत हा हट्टी ते कातून भूक पाडे असे तरी केले पाहिजे असा विचार करून तो म्हणाला फार दिवस दिसला नाहीस तू कुठे तुला भूक लागल्यासारखी दिसतोय तू वाघ माझा पाहुणा आहेस सिंहाने तिथे एक हट्टी मारून ठेवला आहे आणि मला राखण करण्याकरिता बसवले आहे सिंह परत यायच्या आत थोडेसे मांस खा आणि लवकर जा मामा चित्ता म्हणाला असे असेल तर मला नको ते मांस आधी जगलो तर यापेक्षाही चांगले मिळेल जे खाणे शक्य आहे आणि खाल्लेले पत्तविणे शक्य आहे आणि परिणामही चांगले आहे तेच खावे शेवटी ज्याचा परिणाम चांगला होतो तेच मी खातो तेव्हा मी आता जातो अरे भिवू नको स्कूलला म्हणाला शांत मनाने तू मांस खा सिंह दुरून येताना दिसला की लगेच तुला मी सांगतो त्याचप्रमाणे चित्त्याने हत्तीचे काकडे फाडले असे दिसताच कोल्हा म्हणाला अरे पळ हा सिंह येतोय ते ऐकून चित्ता पळून गेला कोल्हा स्वस्तपणे पाहून कोल्हा मनात म्हणाला श्रेष्ठ असतील त्यांना नमस्कार करून क्षूर असेल त्याला भेद नीच असेल त्याला थोडी लाच देऊन आणि तुल्यबळ असेल त्याला कळ्याप्रमाणे जिंकून यश मिळवावे असा विचार करून त्याने त्या दुसऱ्या कोल्ह्याच्या अंगावर उडी मारून दातांनी त्याला फाडून टाकले आणि मग सावकाशपणे ते हत्तीचे मांस खाल्ले गोष्ट संपवून वानर म्हणाला म्हणून म्हणतो की तुझा शत्रू ही तुझ्या जातीचा आहे त्याचा युद्धात पराजय करून त्याला मारून टाक नाही तर त्याने एकदा तुझ्या घरात घट्ट पाय रोवला की तो तुलाही मारून टाकील गायी असतील तर समृद्धीची अपेक्षा करावी ब्राह्मणाकडून तपाची स्त्रियांकडून चंचलपणाची आणि आपल्या जातीकडून भयाचीच अपेक्षा करावी खायला प्यायला पुष्कळ प्रकार आणि शहरातल्या बायका ही थंड परदेशात दोष ऐकत आहे आणि तो म्हणजे आपली जात मात्र विरुद्ध आहे असे एक कुत्रा म्हणाला मगर म्हणाला हे कसे वानर म्हणाला आई